जिंदगी बहुत हसीन है कभी हसाती है तो कभी रुलाती है लेकिन जो जिंदगी की भीड़ में खुश रहता है जिंदगी उसी के आगे सिर झुकाती है नमस्कार मैं हूँ अमोल आप सभी रेडियो पुनेरी आवाज सुनने वालों को मेरी और से बहुत बहुत शुभकामनाए आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज वन नॉट खुश रहो खुशिया बाटो नमस्कार श्रोते आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ आनंदी रहा, आनंद लोटा आणि नेहमीप्रमाणेच दरविवारी आपण खूप सुंदर असा कार्यक्रम सुरू केलेला आहे सर्वांसाठी हा खेळ शब्दांचा आणि जसं पाहायला गेलं की खेळ खरंच खेळता आले पाहिजे म्हणजे ते नव्हे शब्दांचे आणि शब्दांचे खेळ असं नाही की फक्त कवी साहित्यिक लेखकच खेळू शकतात कोणी बसले बसले शब्द सुचत असतात कारण शब्द हे प्रत्येकाच्या मनात दडून बसलेले असतात त्याला फक्त बाहेर काढावे लागतात तर मी एकटीच नाहीये माझ्यासोबत आहे आर जे कॅला सर सर नमस्कार नमस्कार नमस्कार सर्व श्रोत्यांचं खूप खूप स्वागत आज परत एकदा आपण मागच्याच रविवार या लाईव्ह शो मध्ये आहोत बरोबर या लाईव्ह शोच नाव हा खेळ शब्दांचा बरोबर तर आपण आमच्या सोबत जुडू शकता आपण आम्हाला कॉल एस एम एस करू शकता आपल्या चारोळी आहेत त्या सर्व श्रोत्यांना तर मला असं वाटतं शब्दांच्या ओनजळी वाहिल्या तरी शब्दांच्या ओनजळी वाहिल्या तरी भावना सरत नाहीत असं का होत मग तेच तेच सांगायला शब्द उरत नाही वा वा खूपच सुंदर म्हणजे आहेत मनामध्ये शब्द आहेत परंतु आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द कमी पडतात कधी हळवे असतात कधी मन दुखावतात कधी आनंद देतात शब्दाबद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर शब्द जेव्हा काळजाला अचानक येऊन भिडतात शब्द जेव्हा काळजाला अचानक येऊन भिडतात भावनेची सारी बंधने प्रत्येक बोल हा वेगळा असतो प्रत्येक बोलाचा भाव हा वेगळा असतो हो। म्हणजे कोणी कोणत्या भावानी बोलत कोणाचा भाव वेगवेगळा असतो परंतु आपल्याला जर आपले शब्द मांडता नाही आले तर समोरचा व्यक्ती त्या शब्दाचा अनर्थ करू शकतो निश्चितच आणि गोष्ट सांगू इच्छितो परवाच मी एका ऑफिस मध्ये गेलो होतो माझ्या समोर साहेबांची जी, जी केविन होती त्याच्या बाहेर एक शिपाई बसलेला होता ओके। एक व्यक्ती त्या शिपायाला साहेब आत आहेत का रे असं इतक्या अरोगंटली बोलला त्या शिपायानं शांतपणे उत्तर दिलं की साहेब बिझी आहेत आणि कुणालाच आत उद्धव नको म्हटलेले ते सगळं मी लांबून पाहत होतो पाच मिनिटामध्ये दुसरा एक व्यक्ती आला आणि त्यांनी नम्रपणे विचारलं की साहेब आता आहेत का आणि त्यांनी सरळ स्ट्रेट वे ते केून त्या व्यक्तीला आतमध्ये पाठवलं हो मला थोडा आश्चर्याचा धक्का वाजव म्हटलं की हा आता तर म्हटलं की साहेब बीज आहेत असं का घडलं मी ते शिपायला विचारलं सर ते म्हटलं साहेब तुम्ही त्यांचे शब्द ऐकले का किती आरोगंटली बोलले ते म्हणाले म्हणजे मला असं म्हणायचं आहे की व्यक्ती कोणीही असो तो शिपाई असो तो कोणी बस ड्रायव्हर असो टॅक्सी ड्रायव्हर असो कोणी कोणी असो अगदी हॉटेल मध्ये काम करणारा सुद्धा असो मी तर म्हणते एखादा भंगारवाला जरी असेल तो पण एक माणूस आहे ना कारण कचराशी बोलताना बोलताना सहज बोलून जातो आपण हो। बोलताना सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहीत असतं ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो हो अगदीच म्हणजे एकच गोष्ट असती की आपण आपली भावना सांगायची असती पण त्याच्यातही भाव असतात oh. ना एखाद्या जर समजा एखाद्या मुलाला एखाद्या मुलीला म्हणायचंय की तू खूप सुंदर दिसतेस तो बघ तू खूप सुंदर दिसतेस ते भाव तिथपर्यंत नाही पोचत म्हणजे जे तिला अपेक्षित आहे त्या प्रकारे भाव oh. नाही म्हणजे शब्द आहेत परंतु त्याच्यात भावना नाही आणि म्हणून असे कोणतेही शब्द मांडून उपयोग नाहीये श्रोते त्याच्यात भावना असणं फार गरजेचं आहे तर तो शब्द फार महत्वाचा असतो आणि ज्यावेळी गरज असते त्यावेळी जर आपण बोलतो तर त्या शब्दाला किंमतही असते काही जण अशी असतात की मुफ्त में आयडिया कोणी विचारा नाही तर नका ना विचारू परंतु सवय असते एकेकाला पण तो व्यक्ती म्हणतही असतो म्हणजे तो स्वतःवर अॅग्री आहे की मला सवय असं म्हणायची कोणाला आयडिया द्यायची परंतु एक या, या एक त्या शब्दांनी समोरचा व्यक्ती हट सुद्धा होऊ शकतो निश्चित व्हावी शब्दात सुखांची बरसात व्हावी वा। सहवासात प्रेमाचे स्पंदन दिसावे शब्दात सुखांची बरसात व्हावी सहवासात प्रेमाचे स्पंदन दिसावे कधीतरी स्वतःही जिजावे नात्याने मात्र कायम चंदन व्हावे नात्याने मात्र कायम चंदन मा असं होणार नाही की आपला कार्यक्रम सुरू झालाय आणि सर तुमची चारोळी ऐकायला नाही मला कारण आम्ही तुमच्या चारोळीचे चार, खरंच खूप मोठे फॅन आहोत आणि आय थिंक सो की मला वाटतं सर्व वा श्रोते सुद्धा तुमच्या चारोळी ऐकण्यासाठी आतुरतेने हो। वाट पाहतात या कार्यक्रमाची हा खेळ शब्दांचा मला वाटतं आपल्याला एक मेसेज होतो आपण जर तो ती चारोळी वाचली तर आपल्याला हो राईट राईट सो मनीषा राजेश चौरे चांदा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर इथून त्यांनी शब्दच रडवते शब्दच हसवते शब्दच रडवते शब्दच, शब्दच माणसाचे जीवन घडवते हा आपण वाचलं आपण मनीषा चौरे जे मॅडम आहेत त्यांची चारोळी नंतर घेतोय वैभव कनेरकर सर जे आहेत अतिशय छान चारो पठवि है शब्द हंसवते शब्दच रड़वते शब्दच, शब्दच मनसा जीवन घड़ते सर अपन एफ एम वेसेज पठला खूब खूब आभार है एक पॉइंट आठ वर काम रहा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शब्द मांडण्याजोगा सखा माझा माझ सर्वसामान्य नाही वा, वा, वा, वा। खूप छान मग आता तुम्ही मला एक्सप्लेन करा कि शब्द मुके कसे असतात हो अबोल असतात शब्द कसे कारण कसं आहे आपण पाहतो की बऱ्याच वेळा काही माणसं अशी असतात की ज्या शब्दातून गोष्टी रिएक्ट करतात बर। काही लोक जे असतात ते चेहऱ्याच्या चेहऱ्यावरील जे त्यांचे भाव असतात त्या चेहऱ्याच्या भावावरून ते बोलत असतात काही लोकांचे डोळे बोलते असतात म्हणजे कुणी रागानी बघतं कुणी प्रेमानी बघतं कुणी दुर्लक्ष करत तर हे जे आहेत हे भाव व्यक्त करण्याचे प्रकार आहेत बरोबर आणि शब्दांचा आपण म्हणाल तर जसं की आपण शब्दांची चर्चा करतोय की शब्द कसे असले पाहिजेत तर मला नेहमी असं वाटतं की जे शब्द आहेत आपले ते अतिशय नम्र असले पाहिजे आपल्या शब्दामध्ये कधीही उरमटपणा मगरुरी किंवा मी कोणीतरी फार या सगळ्या जगापेक्षा वेगळा आहे अशी भावना नसली पाहिजे ते शब्द जे आहेत ते ऐकणाऱ्याच्या मनाला भिडत नाही बरोबर आणि आपण ज्या पद्धतीने रिएक्ट होऊ समोरच्याला त्याच पद्धतीने आपल्याला तशा पद्धतीचं उत्तर येऊ शकतं असं मला वाटतं नाही नक्कीच जसं आपण म्हणतो ना की किंमत तर मौनाची मोठी आहे म्हणजे किंमत तर मौनाची मोठी आहे मग शब्दांचं काय आहे कारण परिस्थिती बघून बदलून जातात <laughs> कारण प्रत्येक वेळी परिस्थिती सारखीच असेल असं सा नाही त्यामुळे शब्द परिस्थिती बघून आपण बदललेही पाहिजेत कधी कधी असं असतं की खरंच आपल्या त्या ठिकाणी प्रेमानी बोलायचं असतं पण त्या ठिकाणी आपण रुढली वागतो ज्या ठिकाणी आपल्याला एखादी गोष्ट खनकावून सांगायची असते त्या ठिकाणी शब्दात सुद्धा व्यक्त करता येत नसतात मला असं म्हणावं असं वाटतं की वेदना व्यक्त करता येत नाही ही तर आहे खरी खंत वेदना व्यक्त करता वेदना खरी खंत, दुखाद दुखाद शब्द दुखा है। शब्द शब्द स्वतः अस्तित्व शब्द सुधा स्वतः खरच शब्दा अर्थ जर बुब मोटा शब्द शोधला अर्थ है तो कला है शब्द शोधला अर्थ है तो कला है शब्द सोचला तो सांवन है शब्द सोसला तर सांत्व आहे झेलला तर आज्ञा आहे एखाद्याचा शब्द झेलला तर ती आज्ञा आहे टाकला तर वजनदार आहे शब्द टाकला तर वजनदार आहे शब्द अक्षय पण आहे आणि निशब्द पण आहे हळवे असतात मने जी शब्दांनी जोडली मोडली जातात हळवे असतात मने ती शब्दांनी मोडली जातात आणि शब्दच असतात जादूगर ज्यांनी माणसे जोडली जातात खूप कारण प्रत्येक भाव शब्दात लपलेत हो आहे तर अर्थ नाही तर अनर्थ ना। हो म्हणजे एखाद्याचे शब्द कुणासाठी एक अ आशीर्वाद बनतात हो। एखाद्यासाठी ते शब्द श्रापही बनतात मग अशा वेळी आपण कशा प्रकारे विचार केला पाहिजे की कसले आपण कसे शब्द लोकांपुढे मांडले पाहिजे मा माझं असं म्हणणं की आपण ज्या ज्या वेळी बोलतो त्यामध्ये आपले जे शब्द असतात जस की आपण आता बोलला सगळ्यात पहिल्यांदा त्या शब्दामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे शब्दामध्ये वजन असलं पाहिजे आणि शब्दामध्ये सकारात्मकता असली पाहिजे बरोबर आपल्या शब्दामुळे कोणाला तरी नवी प्रेरणा नवी ऊर्जा मिळाली पाहिजे आणि आपण जनरली पाहतो की जेव्हा कधीही विषय निघतो आज मी तर असं पाहतोय कि सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपेक्षा नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांची जास्त संख्या अगदी कोणताही विषय निघाला तरी आपण असे अनेक लोक पाहतो की जे सहजासहजी बोलून जातात हे तुला शक्य नाही हे तू कसं करू शकशील बोलणारा बोलून जातो परंतु जर एखादा खरंच हळव्या मनाचा असेल तर तो, तो, तो कायमस्वरूपी उद्ध्वस्त होऊ शकतो ना बरोबर नक्कीच त्यामुळे आपण निश्चितपणे बोलताना काळजी घेतली पाहिजे आणि स्वत हो म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला कुठलं काम सांगितलं तर एक निगेटिव्ह भाव सगळ्यात मनात पहिला असतो की आय कान्ट डू इट म्हणजे मी नाही करू शकत आणि त्यामुळे ते जे शब्द आहेत ते आपल्यामधला कुठेतरी आत्मविश्वास कमी करण्याचं काम करतात आणि आत्मविश्वास कमी झालात की आपल्याकडून ते काम नक्कीच होणार नाही ना। त्यामुळे स्वतःसाठी सुद्धा आपण म्हणतो ना एक खूप छान असा शब्द वापरतो बी पॉझिटिव्ह प्रत्येकाचे भाव हे वेगळे असतात oh. जसं आपण आता ऐकलं की प्रत्येकाचे प्रत्येकाबद्दल भाव हे चांगले असतात पण तरी सुद्धा त्या भावनेमध्ये कुठेतरी आपल्याला दुर्गंध सुद्धा येऊ शकतो कशावरून शब्दांचं कसं आहे की शब्द कधी बोलतात शब्द कधी अभोल असतात शब्द कधी घाव सुद्धा बनू शकतात कारण शब्दांना बोलताना त्याच काही देणं नसतं आता आपण मला वाटतं की एक मेसेज पण आलेला होता हो हो, आपण तो एक मेसेज घेऊया चारोळींचा पर नगर इथून आपल्याला मेसेज आलेला आहे नीता आंध्रे मॅडम यांचा तर त्यांनी चारोळी पाठवलेली आहे आपल्यासाठी की शब्द करतात वाक्यबाण शब्दच ठरतात मलम अच्छा शब्द करतात वाक्यबाण शब्दच ठरतात मलम शब्द जोडतात माणसं शब्दच करतात नाते कलम शब्दच करतात नाते कलम वा खूप सुंदर असे भाव त्याच्यामध्ये आहेत हो। मॅडम चे जसं की शब्दांमुळे माणसे जुळतात आणि तुटतातही हो। आणि म्हणून शब्दांची किंमत समजून घेतली पाहिजे कारण आपल्या शब्दांमुळे कुठेतरी मन तुटूनही जाऊ शकतं आणि आपल्या शब्दांमुळे कुठेतरी मन जोडलंही जाऊ शकते हो। कारण ही नाती ही युगायुगांची नाती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक खूप सुंदर असं गाणं आपण सर्व श्रोत्यांना नक्कीच ऐकूया कारण आय थिंक सो so मलाही हे गाणं आवडतं तर आपणही हे गाणं सगळ्या श्रोत्यांना ऐकूया ही, ना ही युगायुगांची नाती हळव्या प्रेमाची महती।, महती तर यामध्ये सुद्धा खूप सुंदर असे वापर शब्द वापरले गेलेले आहेत आणि आपण त्या शब्दांना धरूनच आजचा कार्यक्रमाची सुरुवात म्हणूया या गाण्याने करूया आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात आनंदी रहा, आनंद लुटा युगा युगांची नाती हरव्या प्रेमाची माती ही युगा युगांची सागर गे थांबे केव थे बा नाचती लहरी तालावरी नाचती मेघांचा हिमा कसे सात रंग हासती युगाुग नाती हलव्या प्रेमा की मन तर छोट्याशा ब्रेक नंतर शोतो मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या या कार्यक्रमामध्ये म्हणजे हा खेळ शब्दांचा आणि खूप सुंदर असं गाणं तुम्ही आत्ता सगळ्यांनी एन्जॉय केलं वाजवा रे वाजवा या मराठी हे गाणं आहे आणि खूप सुंदर असं प्रशांत दामले निशिकंधा वाड अजिंक्य देव असे खूप सारे हिरो हिरोइन आहे अशोक सराफ यांचा हा एक फिल्म आहे आणि त्याच्यामधले हे गाणं ही युगायुगांची नाती हळव्या प्रेमाची महाती तर जसं की आपण शब्दांबद्दल बोलत होतो की नेमका कोण आहे आपल्याला एक कॉल आलेला आहे हॅलो ऍक्च्युली कॉल कटला आहे पुन्हा एकदा येईल कारण शब्द लिहिण्यासारखे शब्द मनातून सुचले पाहिजे लिहिण्यासारखे शब्द मनातून सुचले पाहिजे आणि सुचलेले शब्द मग लिहिलेली पाहिजे निश्चितच निश्चितच खूपच सुंदर मी माझी चारोळी पूर्ण करते पण त्या अगोदर आपण एक फोन घेऊया फोन घेऊया हॅलो हॅलो हा हा शब्दांचा कार्यक्रम हो हो नक्कीच आपण कोण बोलताय मॅडम कुठून बोलताय मोघोळ मधून अनुराधा पंडित हा बोला बोला मॅडम खूप खूप स्वागत आहे मॅडम आपलं आणि आपलं यासाठीही स्वागत आहे की आपण मेसेजद्वारे आम्हाला चारोळी पाठवली आपण आपली चारोळी आता लाईव्ह मध्ये बोलू शकता मॅडम आवाज आपण जगतो तो सरांचा राजा असतो वापर आवाज आपण जगतो तो सरांचा राजा असतो शब्दाला आणि आपली चारोळी संग्रहातली ही चारोळी आहे आपण पुनेरी आवाज रेडिओ एफ एम एकशे पॉइंट आठ या एफ एम वर कॉल केला आमच्या लाईव्ह मध्ये याबद्दल आपला खूप खूप आभार मॅडम थँक्यू थँक्यू जसं मी म्हणत होते लिहिण्यासारखे शब्द मनातून सुसले पाहिजे आणि सुसलेले शब्द मग लिहिलेच पाहिजे oh. कारण मनातील सारे मग मनातच राहते ओठांवरील भाव व्यक्त काय करते हा बरोबर आहे ना कारण शब्दांनी नुसतं बोललंच नाही पाहिजे तर शब्दातल्या जे प्रत्येक अक्षर म्हणजे शब्दातले जे अक्षर अक्षर आहे त्या अक्षरण अक्षर अगदी असलं पाहिजे बरोबर नाहीतर काय होत संवादाच्या साऱ्या ओळी काव्य बनून समोर येतात संवादाच्या साऱ्या ओळी काव्य बनून समोर येतात शब्दांना घालून बंधने माझ्या पापण्यामुख होऊन जातात असं नको व्हायला की आपलं जे भाव आहे मनातले हे पापणीआड बंद व्हावे बरोबर बरोबर बर बर आणि म्हणूनच जेव्हाही कुठेही कोणालाही काही सुचलं ना नक्कीच लिहून काढा आपण विचार करतो घरी गेल्यावर लिहिलं किंवा एक मिनट गाडी साईडला घ्या मोबाईल आजकाल सगळ्यांकडं हो। मोबाईल आहे आणि हो। मोबाईल मध्ये तुम्ही नोटपॅडवर टाईप करू शकता कारण एकदा मनातून आलेले भाव एकदा मनातून आलेले शब्द आय थिंक सो परत कधी येणार नाही हो ते विसरून जातील किंवा लक्षात राहतील असंच नाही त्यामुळं शब्द जे आहेत जे मनातले भाव आहेत ते आपण निश्चितपणे कुठेतरी जपून ठेवले पाहिजेत आणि म्हणूनच असं मला वाटत कि जेव्हा आपण शब्द आणि दुसऱ्या व्यक्तींचे शब्द जेव्हा जुळतात भाव जुळतात तरच एक जोडी बनते आणि कधी कधी काय होत शब्द इतके कठोर शब्द इतके जुहेने असतात जिवारी लागतात कि कस होत कि कुणी शब्द कुणी मनातला दाह लिहिला बर कुणी शब्द कुणी मनातला दाह लिहिला प्रत्येक ओळीत वेदनेचा चंद्र पाहिला प्रत्येक ओळीत वेदने भावामध्ये एक पॉझिटिव्ह भाव कवी असतात हो। <laughs> जे किंवा कारण जेव्हाही कोणी लिहायला बसतो एकतर खूप मनाने तुटलेला असतो हो। किंवा एक तर मनाने खूप जोडलेला असतो पण जर ज्याच्यामध्ये खरं एखाद्या गोष्टीवर प्रेम आहे एखादी भावना आहे मनापासून प्रेमळ भावना पॉझिटिव्ह भावना तर त्या निगेटिव्ह भावने मधून सुद्धा पॉझिटिव्ह शोधू शकतात ओळी सुद्धा सुगंधी होऊन जातात मग आपल्या हातात आहे की आपण त्या ओळी कशा बनवायच्या आणि म्हणूनच मला असं म्हणा की स्पीक ओनली वेन यू फील वर्ड्स अँड दुअर वर्ड्स आर बेटर दॅन युअर सन्स जर तुम्ही त्या गोष्टी मनापासून फील करत असेल तर तुमचे मुके भाव सुद्धा बोलायला लागतात oh, हो आणि आपण आता पाहतो की ज्यावेळी म्हणजे कुटुंबामध्ये वाद असतील मित्रांमध्ये वाद असतील दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांबद्दल वाद म्हणजे त्याचं भांडणामध्ये वादामध्ये रुपांतर होतं त्यावेळी आपण पाहतो की माघारी अशी कोणीच घ्यायला तयार नसतात बरोबर आणि जेव्हा शब्दांना शब्द भेटतात ना तेव्हा खूप मोठं वादळ येऊ शकतं नात्यामध्ये त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा खूप कटाक्षने पाळल्या पाहिजे आणि म्हणून तर म्हणलं ना, नाती जपण्यासाठी सुद्धा शब्दांचा वापर जो आहे आपण म्हणतो ना थिंक बिफोर यू स्पीक आणि कसं झालं तेजूजी मी एक चारोळी सादर करून आपण असं वागताना दिसतो जनरली की मनासारखं घडलं नाही की आपण एकांतात कुडत बसतो मनासारखं घडलं नाही, नाही की आपण एकांतात कुडत बसतो मनातला सगळा भाव मग अनाहूतपणी शब्दात दिसतो जसं की आपण कुणावर निगेटिव्ह बोलतो बोलतो बरोबर म्हणजे आपल्या जो मनातला सगळा भाव मग अनाहूतपणे शब्दात दिसतो तर असे शब्द जे आहेत हे टाळले पाहिजेत बरोबर आणि जसं की आपण म्हणतो ना थिंक बिफोर यु स्पीक हो। विचार करून बोला का म्हणत असतो आपण नेहमी नेहमी कि विचार करून बोला धनुष्य बाणातून सुटलेला बाण आणि तोंडातून निघालेला शब्द परत वापसू शकतो आय थिंक आहे हॅलो हा नमस्कार मी पार्श्वभूमी आवाज एक सात पॉइंट आठ एपे मध्ये हो हो ऐकायला हा हा सर बोला तर ती चारोळी अशी आहे हा सर अलीकडे सून सासूला प्रेमाने म्हणते आई अलीकडे अलीकडे सून अलीकडे सून, सून सासूला प्रेमाने म्हणते आई तिला ही हवीच असते एक कामोली बाई तिला ही हवीच असते एक कामोली बाई आपण या विडंबनात्मक वाचतो आपण समाजासमोर मांडलं सर खूप सुंदर चारोळी आपली आणि आपण आमच्या एफ मध्ये कॉल केला आणि सादर केले तुमची ऐकायचंय का सर शिशा होत आहे हे गाणं लावा सुंदर खूपच सुंदर सर आम्ही निश्चितपणे आपल्यासाठी हे गाणं डेडिकेट करू सर पुन्हा एकदा आपण कॉल केला आपले खूप खूप आभार सर थँक्यू आणि अशा प्रकारे प्रत्येकाच्या मनातले हे भाव प्रत्येक जण व्यक्त करण्यास आता प्रत्येकाला अधिकार आहे हो। शब्दांना मांडण्याचा एक प्रकार आहे आणि त्यांनी हो। जी विडंबना म्हणलं तरी चालेल परंतु त्यांनी जी चारोळी केली आजच्या वास्तव असे प्रकार सर्रास पाहतो आपण होतो आणि त्यांनी ते अतिशय समर्पकपणे अतिशय प्रभावीपणे त्यांनी ते आपल्या या चारोळीमध्ये मांडले हो नक्कीच मग त्यांच्यासाठी हे जे गाणं आहे आय थिंक सुद्धा अन्ना कोणाला डेडिकेट करायचं असेल तरी सुद्धा oh. चालेल oh. आणि हे सुंदर गाणं त्यांच्यासाठी खास oh, <laughs> के अरमा